पुस्तक माझ्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग तिसरा माझे लग्न माझे लग्न सन अठराशे त्र्याहत्तर सालच्या डिसेंबरात मार्ग शीर्षुद्ध अकरा शके सतराशे पंचाण्णव दिवशी गोरज मुहूर्तावर लागले लग्नासंबंधी वेदोक्त विधी आटपून सुमारे साडे दहा वाजता आमचीवरात घरी आली असे म्हटल्यापेक्षा आम्ही दोघेही आपल्या घरी पायी चालत बरोबर आलो इतके खरे लग्न झाल्यावर घरी येतेवेळी स्वतः माझ्या माहेरी जेवण वगैरे काही केले नाही व घरी आल्यावर सुद्धा कोणाशी काही न बोलता व काही न खाता एकदम आपल्या खोलीत जाऊन कडी घालून घेतली या दिवशी मनाला असह्य ताप झाला होता एकतर बरोबरीच्या प्रिय पत्नीचा वियोग होऊन नुकता एक महिना झाला होता ते दुःख अगदी ताजे होते तशात ता पुन्हा लग्न मुळीच न करण्याचे मनात असताना केवळ मामनजीच्या दुराग्रहाने व हट्टाने लग्न करावे लागले व्रताकरिता दोषारोप सोसला ते तरी दोन व्रतांकरता म्हणजे एक वडलांचा शब्द मोडावायचा नाही आणि त्यांच्या कुटुंब सुखामध्ये आपण विघातक व्हावायचे नाही म्हणूनच बरेच दिवस स्वीकारलेल्या व वा योग्य वाटलेल्या मताला पुनर्विवाह पक्षाला जुन्या जीवलक मित्रांना आपल्या स्वाभिमानाला व त्यामुळे मिळणाऱ्या सुखाला आणि धन्यवादाला जुगारून देऊन वर लिहिलेली दोन व्रते पाळून त्याबद्दल जगाकडून आलेले उपवासाचे शब्द व दोषारोप सदैव सोसण्याचे पत्करले याकरिता ही रात्र असह्य संकटाची वाटली आज शंका नाही व वा ते वाटणे अगदी बरोबर होते कारण अजूनही काही लोकांकडून स्वतःच्या सर्व आयुष्यक्रमामध्ये गौन व कमीपणाचा जर काही भाग असेल तर तो हाच आहे असा दोषारोप करण्यात येतो व गोष्ट मोठ्या आवेशाने उच्चारली जाते पण यासंबंधाने मला तर उलट असे वाटते की सर्व चरित्रामध्या स्वार्थ त्यागाचा व मनाचा मोठपणाचा जो काही भाग असेल त्यामध्ये अत्यंत उदात्त व महत्वाचा भाग हाच आह या समंदाने कोणी कितीही आपापल्या दृष्टीप्रमाणे नावे ठली तरी मला तर त्याबद्दल अत्यंत आदर वाटतो व खऱ्या भक्तीने एकंदर चरित्राकड़ अवलोकन करणाऱ्यांपैकी कोणाचंही असं वाटत पुनर्विवाहासाठी मुंबईची पत्र लग्नाच्यापूर्वी सुमारे पंधरा दिवस मुंबईच्या मित्रमंडळींकडून वर्षवर पत्र येत होती ही व्यक्त आ यावेळी आपण लहान मुलीशी लग्न करणार नाही पुनर्विवाह करणार असे वडिलांना निक्षून सांगावे वगैरे वगैरे मजकुराची ती असत प्रथम प्रथम ही पत्रे टपालातून स्वतःच्या हाती जात पण अशी पत्रे मुंबईहून येतात असे वर्तमान मामनजीच्या काणी पडल्यापासून ते टपालाविषयी फार जपू लागले शिपायने टपाल आणल्यावर ते पहिल्याने आपल्याकडून मागवून घेऊन त्यापैकी मुंबईहून आलेली पत्रे व तारा ठेवून घेऊन बाकीचे टपाल वर पाठवेत मामनजीचा दरारा सर्वच माणसांवर असल्यामुळे ही गोष्ट जवळ कोणी सांगितली नाही मुलगी पहायला पाठवण्याची साल नाही पहिले कुटुंब वाढल्याबरोबर मामंजी कोल्हापूरून पुण्यास आले तेव्हापासून मुली पाहण्यास लागले पुनर्विवाहाच्या पक्षाकडे स्वतःचे मत असल्यामुळे आता स्वतः लग्न कोणी करून घेणार नाही पुनर्विवाहच होईल असा मामंजीचा धाक वाटला व वा मुंबईच्या मित्रमंडळींची प्रत्यक्ष भेट घेऊन भीड पडण्यापूर्वीच लग्न उरकून टाकण्याचा मामंजींनी विचार केला व त्याप्रमाणे रोज मुली पाहण्याचा सपाटा चालविला त्यावेळी माझे वडीलही स्थळे पाण्यास पुण्यास आले होते ते मामंजीना येऊन भेटले त्यांचा व मामंजीचा पूर्वीचा परिचय होता ते मामंजीना भेटून म्हणाले माझी मुलगी लग्नाची आहे पण आपणाला माहीतच आहे की आमच्या मुलीला लग्न ठरल्याखेरीज नुसत्या पाण्यासाठी पाठविण्याची चाल नाही माझी अशी विनंती आहे की आपला कोणी मनुष्य आमच्या गावी मुलगी पाण्यास पाठवा त्यांना मुलगी पसंत पडली तर तिरात येथून हलव लग्नाकरता म्हणून बाहेर नेलेली मुलगी लग्न झाल्यापासून तशीच परत आली जर आमच्या घराचा कमीपणा होणार आहे तेव्हा प्रथम आपल्याला मुलगी पसंत पडल्याशिवाय ती मला आणता येत नाही आश्रित बाळमभटजी यांनी मुलगी पाहिली मामनजींनी आमचे आस्तित वेदमूर्ती रा बाळभटी वाटवे यांना माझ्या वडिलांबरोबर पाठविले बाळमभटजी हे आपल्या वयाच्या दहा बारा वर्षापासून म्हणजे लहानपणापासून आमच्या घरात राहत असत ते चांगले विद्वान असून कर्मनिष्ठ होते तसेच याचे आचरण शुद्ध असून घरातील सर्व माणसांना ते आपता वाटत व खुद्द मामानजीचा त्यांच्यावर सर्व रीतीने विश्वास असे तेव्हा माझे वडील माझ्या मायरी आल्यावर त्यांनी मला पाहिली रीतीप्रमाणे विचारावायच्या त्या गोष्टी विचारल्या व संध्याकाळपर्यंत बाकीच्या गृहस्थितीचे बारीकरीतीने निरीक्षण करण्याकरिताच की काय कोण जाणे थांबून रात्री निसतेवेळी माझ्या वडिलांना त्यांनी सांगितले की मुलगी पसंत आहे उद्याच्या उद्या आपण उद्या तिला घेऊन पुढे जाऊया मग मुहूर्त ठरल्यावर तार करून आपण आपली मंडळी लग्नाकरता बोलवा दुर्गेप्रमाणे मलाही व्रतस्थ राहू द्यावे याप्रमाणे बोलणे झाल्यावर मी व माझे वडील व बाळण भटजी टपालाच्या टांग्यातून पुण्यात आलो मध्यंतरी लग्न न करण्याबद्दल स्वतःचे मामंजीशी पुष्कळ बोलणे असे झाले की मला लग्न करावायचे नाही मी आता काही लहान नाही मला बत्तीस वर्ष आहे तेव्हा मला विचाराने राहण्यास काही हरकत नाही कारण दुर्गा माझ्याहून वयाने लहान असून वयाच्या एकविसाव्या वर्षापासून अनाज झाली आहे आपले प्रेम मजपेक्षा तिच्यावर कोणत्याही रीतीने कमी नाही असे असताना तिचबद्दल काही विचार होत नाही मग मलाच लग्न करण्याचा आग्रह का असावा तिने व्रतस्थ आवे हे चांगले असे आपल्याला वाटत असेल तर ते आम्ही दोघांनाही सारखेच लागू आहे कदाचित मी तसाच राहिल्यास पुनर्विवाह करीन अशी आपणास भीती वाढत असेल तर मी तो करणार नाही असे आपल्याला वचन देतो त्याबद्दल आपल्याला काळजी नको मामनजींचा हे का अशा पुष्कळ विनविले तरी मामनजी आपले बोलणे सोडिनात जास्तच रागवले तेव्हा सांगितले की आपण जरी माझे ऐकत नाही तरी मला आपले मन्ने ऐकलेच पाहिजे आणखी सहा महिने आपण मला मोकळे राहू द्यावे म्हणजे तोपर्यंत मी विलायतेत जाऊन येईन हे मन्ने सुद्धा मामनजी कबूल करीनात तेव्हा असा निरोप पाठविला की आपण माझे काहीच चालू देत नाही व मला लग्न करावयास लावणारच तर एवढे तरी ऐका जिच्याशी लग्न करावयाचे ती मुलगी गावातील नको पर असावी घराणे कुलीन व नावाजलेले असावे तसेच त्यांचे इतर संबंध चांगल्या माणसांची आहेत याबद्दल खात्री करून घेऊन मग ठरवावे गावातील मुलगी मला मुळीच नको रुपाकडे पाहून व वयाने मोठी आहे म्हणून एखाद्या साधारण घराण्यातील मुलगी मला नको आहे रूप रंगापेक्षा कुलींदेवर जास्त लक्ष ठेवले तर तो संबंध अधिक सुखाचा तरी होईल याप्रमाणे बोलले झाल्यावर पुढे दोन तीन दिवसात आम्ही पुण्यास येऊन पोहोचलो मुहूर्त ठरला आम्ही जिथे उतरलो होतो तिथे मामंजींनी येऊन मला समक्ष पाहिले व पसंत करून एकादशीचा मुहूर्तही ठरविला पण मामनजींनी माझ्या वडिलांना असे बजावून सांगितले की आज संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी मुद्दाम या व स्वतःचे बोलणे काय असेल ते ऐकून घ्या अनुकूल असेल तर नीटच आहे पण उलट बोलणे झाले तर मात्र मुलगी येथेच देण्याचा माझा पक्का निश्चय झाला आहे असे स्पष्ट सांगा माझ्या वडिलांना ते सांगणे मान्य झाले आणि संध्याकाळी आमच्या घरी येऊन ते वर भेटावयाच गेले माझ्या वडिलांचा चेहरा घराण्याच्या लौकिकाला व कुलीनतेला शोभेल असा पोख्त इब्रतदार व निश्चय दिसत असे त्यांना पाहिल्याबरोबर स्वता उठून जागा घेतली व कोण काय वगैरे तांत्रिक चौकशी केली तेव्हा माझ्या वडिलांनी आपण अमूक गावचे जहागीरदार आहोत वगैरे आपली हकीकत थोडक्यात सांगून मला सांगितले माझी मुलगी लग्नाची आहे तिला देण्याच्या विचाराने आलो आहे निर्णय वडिलांकडे सोपवला हो तेव्हा स्वतः म्हटले आपण मला काय पाऊल मुलगी देण्याचा विचार केला आहे प्रथम आपण जुन्या घरण्यातील जहागीरदार आहात व मी सुधारक असून पुनर्विवाहाच्या पक्षाचा आहे तसेच मी आपल्या शरीराने धट्टाकट्टा दिसलो तरी डोळ्यांनी व कानांनी अधू आहे शिवाय मला विलायतून जाऊन यावायचे आहे तेथून परत आल्यावर मी प्रायचित्त घेणार नाही तेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करून काय ते ठरवावे माझ्या वडिलांनी उत्तर दिले भाऊ व माझा जुना परिचय आहे त्यांनी मला सर्व सांगितले आहे व माझा आपल्याला मुलगी देण्याचा निश्चय झाला आहे हे ऐकल्यावर बराच वेळ थांबून उत्तर दिले आपला निश्चय झाला असेल तर माझे एक म्हणणे असे आहे की आज लग्न न करता फक्त वांगनिश्चय करून एक वर्ष तसेच रहावे व मग लग्न करावे पण माझ्या वडिलांनी तसे करू नये माझ्या घराण्याकडे लक्ष द्यावे वगैरे बोलून आग्रह केला तेव्हा स्वतः सांगितले की आता या कामात भाऊसाहेबांचा सा विचार घ्यावा व ते सांगतील ते दोघांनी ऐकावे हे ऐकून माझे वडील निघून गेले लग्न वर्षभराने करू स्वतःच मात्र असे वाटले की इतक्या सर्व गोष्टी जर मी भाऊसाहेबांच्या ऐकल्या आहेत तर नुसते वर्ष सहा महिने लग्न लांबणीवर वा टाका वयासे, एवढी माझी गोष्ट ते ऐकणार नाहीत असे नाही असे मनात आणून स्वतः मामनजीकडे जाऊन त्यांना माझे वडील अण्णासाहेब कुर्लेकर आले होते व अम्क अमुक, अमुक बोलणे झाले वगैरे सर्व सांगितले मग मामनजी म्हणाले शेवटी काय झाले ते कळू दे तेव्हा स्वतः सांगितले की शेवटी काय व्हावायचे ते आपल्यावर ठेवली आहे सगळ्या गोष्टी आपणच त्यांच्यातरी कशा ऐकाव्या त्यांनी आपले म्हणणे थोडे कबूल कराव्यास नको काय मी त्यांना सांगितले की आपल्या सर्व गोष्टी कबूल आहेत मी लग्न करीन पण आज करणार नाही वर्ष सहा महिन्यांची तरी मध्ये अवधी असावी वगैरे वगैरे आपल्यातर्फेचे बोलणे स्वतः हळूहळू पुष्कळ बोलून त्यांचे मन वळावे असा प्रयत्न केला दुर्गा वंसनं सांगितलेली लग्नापूर्वीची हकीकत मामनजींनी हे सर्व ऐकल्यावर तास दीड तास ते स्वस्त आपल्या मनाशी विचार करीत राहिले उत्तर काही दिले नाही स्वतःचे मात्र हळूहळू बोलणे चालूच होते पण त्यांचे लक्ष इकडे नसावे सुमारे दोन तासांनी मामंजींनी बोलण्यास आरंभ केला व तिथे उभे असलेल्या मंडळींनी सांगितले की तुम्ही सर्व बाहेर जा एक दोन घटिका इकडे येऊ नका त्याप्रमाणे सर्व माणसे भराभर बाहेर गेली वंश मात्र काय बोलणे चालते होते ते आडून ऐकत होत्या मामंजी स्वतःच म्हणाले इतका वेळ झालेले बोलणे ऐकून त्यावर मी बराच विचार केला पण यावेळी तुमचे म्हणणे ऐकावे असे मला वाटत नाही मी तुमच्याशी कधीही अविश्वास धरला नाही व आताही धरीत नाही पण ही वेळ अशी आहे की विचारी मनुष्याने विचाराने केलेला निश्चय सुद्धा डळमाळ्यासारखा मोह सबोवत आली आहे हे तुमच्या लक्षात येत नाही का एकदा तुमच्या म्हणण्याप्रमाणे वर्ष सहा महिने मोकळे राहू दिले तर मी आपल्या उतार वयातील खऱ्या सुखाला व शांतीला मुक्के अशी मला भीती वाटत आहे याचे कारण मी आता सांगतो की गेल्या पंधरा दिवसात मुंबईच्या मित्रमंडळीकडून पथरे व तारा आलेल्या आहेत त्या सर्व वाचून पाहून मजवळ ठेविल्या आहेत त्या सगळ्यांचा विचार केल्यावरून तुमचे म्हणणे कबूल करू नये असे मला वाटतं आधीच नवीन मताकडे ओढा त्यात मित्रमंडळींची भर त्यातल्या त्यात वयाची अनुकूलता इतकेही असून संसारात मुलगे व मुली असत्या त थोडासा पाय मागे ओढतो पण तुम्हाला तोही पाश नाही अशी सर्व बाजूनी स्वतंत्रता असल्यामुळे सहजी नवीन बाजूचा अभिमान उचल करील व मोह पाडील ही मला भीती आहे पण माझे वय आता झाले आहे कुटुंबातील बायका मुलांचा भार व कर्तेपणा तुमच्याकडेच येत आहे व त्याला तुम्ही योग्यच आहात ते असो पण हे जर सर्व खरे आहे तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वर्ष सहा महिने सुद्धा मोकळे राहू दिल्याने मला माझ्या कुटुंब सौख्याला व समाधानाला अंतरावे लागेल या दोन्ही बाजू मी मांडिल्या आहेत तुम्ही विचारी आहात जे योग्य असेल ते करावे मी माझा मात्र एक निर्धार सांगून ठेवतो की आता लग्न केले नाही तर ती मुलगी मला परत पाठविता येणार नाही कारण त्यात अण्णासाहेबांच्या घराण्याचा कमीपणा होईल व माझाही अपमान होईल पण तसे करणे भाग पाडले तर आजच तुमचा व माझा संबंध सुटला म्हणून कायमचा मीही करविरास निघून जाईल मग यदृच्छणेपुढे जशा गोष्टी घडावायच्या असतील तशा घडतील असे म्हणून एक मोठा सुस्कारा टाकून मामंजी उठून हातपाय धुऊन संदेश गेले व स्वतः माडीवर जाणे झाले ही लग्नापूर्वीची हकीकत वंशच्या सहज उत्वारावरून मला कळून आली लग्नाच्या दिवशी रजा घेतली नाही यानंतर पूर्वी मामंजीने ठरविल्याप्रमाणे मार्गशीर्षे शुद्ध अकरा शके सतराशे डिसेंबर सन अठराशे रोजी गोरज मुर्दावर आमचे लग्न झाले लग्नापूर्वी व लग्नानंतरचे लौकिक विधी किंवा उपचार बिल्कुल करून घेतले नाहीत फक्त वेदोक्त विधी व होम हवन दीक सर्व केले लग्न लागली त्या दिवशीही कोर्टाची रजा घेतली नव्हती हो लग्नाच्या वेळेपूर्वी कोर्टातून येईपर्यंत मामनजींना ये धाक होता की कोणी मुंबईकर मित्र येऊन यावेळी संधी साधून मुहूर्त टाळण्याकरता कोठे बाहेर फिरावयात जातील की काय कोण पण स्वतःबद्दल त्यांची इतकी पक्की खात्री होती आपल्या की आपल्या मनाविरुद्ध कितीही असले तरी मला एकदा होय म्हटलेली गोष्ट स्वतःकडून करण्यास कधी अंतर पडणार नाही त्या त्यांच्या खात्रीप्रमाणे कोरोनाचे काम झाल्याबरोबर फिरावयास किंवा लायब्ररीत वगैरे ने जाता एकदम घरी येणे झाले याप्रमाणे लग्न झाल्यावर माझे वडील मला एकटेला पुण्यात सासरी ठेवून आपल्या गावी परत गेल लग्नात वडिलांशिवाय घरचे कोणीच नव्हते यावेळी सांगितले पाहिजे की मला दाखवावयास म्हणून पुण्यास आणीले त्यावेळेस माझे वडीलच काय होते तिथी निश्चय झाल्यावर माझी आई भाऊ भाऊजया बहिणी सुलते, चुलत्या वगैरे घरची माणसे तार करून बोलवावयाचा बेत होता परंतु मामंजींनी मुहूर्त फार जवळचा धरल्यामुळे तसा अवधी मिळाला नाही शिवाय वैद्यक्तविधीखेरीज दुसरा कोणताही उपचार करून घेणार नाही असे स्वतः नििक्षून सांगितले असल्यामुळे मुद्दाम बायका मुले आणून मग त्यांचा विरस करणे माझ्या वडिलास पसंत वाटले नाही असो पहिल्याच भेटीत शिक्षणाची सुरुवात ते गेले त्या दिवशी संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता कोर्टातून घरी आल्यावर मला गच्चीवर बोलावून नेऊन उन्न विचारिले गेले का तुझेवडील मी होय म्हणून सांगितले पुन्हा विचारिले तुझे माझ्याशी लग्न करून दिले आहे पण मी कोण माझे नाव काय वगैरे तुला माहीत आहे काय मी होय म्हणून मानेने सांगितले मग सांग पाहू माझे नाव काय अशी आज्ञा होताच मी सर्व नाव जसे लोक म्हणत होते तसेच सांगितले लाजेचा भाग जसा समजावा तितका समजत नव्हता काही का असेना पण ते ऐकून एक प्रकारचे समाधान झाल्यासारखे दिसले असे मला पक्के हो आठवते नंतर माझ्या मायाची सर्व हकीकत विचारली व मीही ती मला माहीत होती तशी सर्व सांगितली लिहिण्या वासण्याची चौकशी केली पण मला काही हो येत नव्हते म्हणून त्यास रात्री एक पाटी व पेन्सिल आणवून श्री गणेशाचा पहिला सात अक्षरी धडा घालून दिला हा वेळपर्यंत मला पाटीची अगर ओळख नसल्यामुळे तेवढी सात अक्षराने पाहता काढण्यास व ओळखण्यास जवळजवळ दोन तास लागले तेव्हा ती कुठे पक्की झाली दुसऱ्या दिवसापासून दररोज रात्री दोन तास मला शिकविण्याकडे घालवायचा क्रम ठला व मुळाक्षरे बाराखड्या वगरे शिकून सुमारे पंधराव्या दिवशी माझ्याकडून पहिल्या पुस्तकाचा पहिला धडा वाचविला व त्या दिवशी पुष्कळ बरे वाटले असे दिसले लिहिणे वाचने दार्जिनीय नाही येथे सहज आठवलेली गोष्ट सांगते माझ्या माहेरची माणसे म्हणजे जुने मराठमोळा वळण ठेवणारे जहागीरदार त्यांच्या घरी माहेरवासिनी व आठ वर्षावरच्या मुलींनी वडिलांच्या समोर ओटीवर सुद्धा यावायचे नाही मग खेळणे अगर गाणी वगैरे म्हणणे कसले लिहिण्याचे तर नाव हो नाही माझी एक वडी आत्या जीचे सासर ब्रह्मवारतास होते ती मात्र व्यंकटेश स्तोत्र वगैरे वाचवायला शिकली होती तिला पुढे दुर्दैवाने वैधवे आल्यापासून आमच्या घरात बायकांनी लिहिणे वाचणे शिकणे धार्जिनेच नाही झाले असे ऐकल्यावर नुसता लिहिण्याचा विचारही मनात आला तरी पाप लागेल की काय अशी घरातील सर्व बायकांची समजूत होण्यास काय उशीर याप्रमाणे सर्व बायकांची समजूत असल्यामुळे आमा मुलींना लिहिण्यावासण्याचा गंधही नसणे स्वाभाविकच आहे खेळण्यास कोणीही नव्हते माझ्या दोघी बहिणींची लग्ने पाचवे व सातव्या वर्षे झाली मी मात्र लग्नाला अकरा वर्षाची झाले होते माझ्या बहिणी सासरी गेल्यावर मला खेळण्यास कोणी नसे मैत्रिणी असं त्या रोज येत नसत कारण माझ्या वडिलांचा स्वभाव फार कडक असे त्यांना आपल्या मुलींनी कोठे खेळायला जाणे आवडत नसे व बाहेरच्या मुलींनी सुद्धा मोठमोठ्याने बोललेले ओरडलेले व दानगाई केलेली आवडत नसे त्यामुळे वडील मळ्यात वगैरे गेले असतील त्या दिवशी मात्र सर्वजणी यावं याच्या यामुळे एखाद्या दिवशी करमले नाही म्हणजे माझ्याहून वडील भाऊ असे त्याच्या पाठीमागे पाठीमागे मी असून त्याला गोष्टी वगैरे वास्तना पाहून मला फार कौतुक वाटे व त्याला हे कसे येते त्याचीही नवल वाटे माझ्या वडिलांना नेहमी दरबारी कामासाठी व भाऊबंदकीच्या वादाकरता बाहेरगावी जावे लागे तसेच ते गेल्यावर त्यांची पत्रे ती माझा भाऊ आईला वाचून दाखवी पण माझे तिकडे लक्ष नसे साडी व मोर्त्याच्या बावल्यांची मागणी एके दिवशी माझे वडील बाहेरगावी जाण्यास निघाले ते परसात एकटे आहेत असे पाहून मी त्यांच्याजवळ गेले आम्हा भावंडापैकी कोणी मुले त्यांच्याजवळ कधी जावायची नाहीत कारण मी जन्मले त्याच्या आधी एक वर्षापर्यंत आमची आजी जिवंत होती म्हणून तिच्या देखत ते कोणत्याच मुलाशी बोलत नसत मग घेणे आजी निर्वतल्यावर मी झाले त्यामुळे ते मला जेवावयास व निजावयास पुढे घेऊ लागले व लाड करू लागले त्यांनी मला जवळ घेऊन विचारले की तुम्ही का आलात काही पाहिजे वाटते मी म्हणले तुम्ही पुण्यात जाता तर मला मोत्याच्या बाहुल्या व एक साडी आणा विसराल नाही तर आणा बरे इतके म्हणून मी धूम पळून गेले त्यांनी बाहुल्या आणल्यापासून कोणाला कळवावेचे नाही असा माझा बेत होता त्याप्रमाणे कोणी ऐकली नाही अशी माझी खात्री झाल्यावर मला बरे वाटले पुढे दुपारी अण्णासाहेब पुण्यात गेले त्यांना कोणी काय आणावयास सांगितले रे म्हणून आमच्या आत्याने विचारले कोणी काही कोणी काही सांगितले पण मी काहीच बोलले नाही व खेळाच्या निमित्ताने उठून गेले पुढे सात आठ दिवसांनी पुण्याहून त्यांचे पत्र आले त्या शेवटी मला आशीर्वाद लिहून तुझी साडी व बाहुल्या खचित आणतो आहे विसरणार नाही असे लीले होते ते वाचून दाजीने मला विचारले काय गोरटे परवा आत्याबाईंनी विचारले तेव्हा पळून गेलीस पण तू अण्णासाहेबांना काय आणाव्यास सांगितलेस ते मला कळले गुप्त मागणी समजली कशी मी म्हटले कधी नाही करणार तू काय देव आहेस एक माझ्या गणपतीला मी रोज पूजा करीत असे ती मूर्ती मात्र ठाऊक आहे पण तो माझा आहे कोणाला सांगणार नाही तो मोठ्या आयटीने म्हणाला अग तुझा गणपती त्याला काय ठाऊक आहे मलाच टाऊक आहे तू मोत्याच्या बाहुल्या व साडी नाही मागितलेस हे ऐकल्याबरोबर मी अगदी चकित होऊन गेले व ते याला कसे समजले याबद्दल मला फार आश्चर्य वाटले थोड्या वेळाने तो आपल्या अभ्यासाच्या खोलीत गेलेला पाहून मी तेथे ते गेले व अगदी आर्जवाने म्हटले दाजी हे तुला कसे समजले सांग तो म्हणाला अगं त्यांचे पत्र आले त्यात त्यांनी लिहिले आहे मला या शब्दांचा काहीच बोध होईना मी म्हटले पत्र आले असेल पण मी सांगितलेले तुला कसे समजले तो म्हणे अगर त्यांनी लिहिले आहे मी म्हटले असे काय लिहिले असेल पण ते तुला कसे समजले त्याला समजेल अशा शब्दांनी मला विचारण्यास समजेना व माझा विचारण्याचा भावार्थ त्याच्या लक्षात येईना त्यामुळे माझ्या पुन्हा पुन्हा विचारण्याने तो त्रास ला तरी मी आपला नाच सोडला नाही तेव्हा तो अधिक त्रास त्याने अशी एक ठप्पड दिली की त्या दिवसापासून मी पुन्हा विचारिले नाही पण माझे समाधान झाले नाही पोरपणामुळे मी लवकरच विसरले बोलक्या ढलप्याची गोष्ट पटली मला वाचता येऊ लागले व तिसऱ्या बुकातील बोलणाऱ्या ढलप्याची गोष्ट मी वाचल्याबरोबर मला त्या पूर्वीच्या दिवसाची एकदम आठवण झाली व फार आनंद झाला पुष्कळ दिवसांचे गुड उखल असे वाटले असो मास्तरनीस कोण भीते मग पुढे यत्तेप्रमाणे क्रमवार अभ्यास सुरु केला व्याकरण गणित मोडी व वा बालबोध वाचणे असे सुरू झाले रोज रात्री नेमाणे दोन तास वेळ देण्यास स्वतःला होईना म्हणून हा अभ्यास दिवसाच करून घेण्याकरता पुढे दोन तीन महिन्यांनी फिमेल ट्रेनिंग कॉलेजातील एक मास्तरीन ठेवली मग झाले अभ्यासाचा आनंदच तिला भीते कोण ती आली म्हणजे पाठी व पुस्तके शोधण्यास अर्धा तास घालवावयाचा ती तरी लहान व्हायचीच होती तिचा दाब कितपत राहावायचा तिच्या शाळेतील गोष्टी मी तिला विचाराव्याच्या एकदा बोलू लागलो की तास तेव्हाच निघून जाईल कदाचित ती वाचा आधी मग बोलू असे निक्षून म्हणालीच तर वाचाव्यास आरंभ करावायचा एक दोन पाणी होतात न होतात तोच तासभरे व ती जाईल मग झाला अभ्यास पाठी पेन्सिल पुस्तक यांची व माझी दुसऱ्या दिवशी मास्तरीनेईपर्यंत दृष्टभेट सुद्धा नाही या क्रमाला सुमारे सहा महिने गेले गैरहजरीच्या काळात शिक्षण स्थगित आहे तोपर्यंत मध्यंतरी तीन महिन्यांची रजा घेऊन अलाहाबाद काशी कलकत्ता व मद्रास वगैरे प्रांत पाहण्यास रा नारायण महादेव परमानंद रा बाळ मंगेश वागळे व रा शंकर पांडुरंग पंडित व दुसऱ्या काही मित्रमंडळींबरोबर स्वतः जाणे झाले होते मी पुण्यासच होते परत घरी येणे झाल्यावर एक दिवस स्वतः माझा अभ्यास विचारला व वा वाचून घेतले पण काय पूर्वी स्वतः शिकले होते तेवढेच अधिक काही झाले नाही हे पाहून दुसरे दिवशी मास्तर निला मी तुमच्यावर हिचे शिकणे सोपून गेलो पण तुम्ही घ्यावी तशी मेहनत घेतलेली दिसत नाही असे म्हटले मात्र तोस ती रागाडे म्हणाली की मुलगी काय खेडवळ सांगितलेले समजत नाही किती मेहनत घेतली तरी लक्षात घेत नाही तिचे सगळे लक्ष खेळत असते खेड्यातील मुलींना शिक्षणाची वळण कोठून लागणार आपण स्वतः शिकवून पा, म्हणजे समजेल हिला जर नुसते लिहिता वाचता आले तर मी माझे नाव बदलवून ठेवे मी आता उद्यापासून येणार नाही अशा मुलीला शिकवून यश ये येण्याची आशास नको असे म्हणून ती तडक निघून गेली व स्वतः काही एक न बोलता एक पुस्तक हातात घेऊन शांतपणे वाचण्यास आरंभ केला हुडपणा गेला असावा काय असेल असो पण मला मात्र पहिल्यानेच यावेळी वाईट वाटले व रडू आले पण कोणाला दिसू नये म्हणून चटकन डोळेपुसून मी खाली निघून गेले त्या दिवसापासून माझा हुडपणा कमी झालावा असावा असे मला वाटते मग लवकरच फिवेल ट्रेनिंग कॉलेजातील सगुणाबाई देव नावाच्या एक मास्तरींबाई शिकविण्यास ठेविल्या, या स्वभावाने शांत व सुशील होत्या त्यांच्याजवळ अठराशे पंच्याहत्तर सालखेर माझा अभ्यास पाचव्या इयत्तेपर्यंत बरा झाला विष्णू पंडितांना मेजवानी व मामनजींचा राग सन अठराशे पंचाहत्तर मार्चमध्ये चिरंजीव बाबा भाऊजी यांची मूंज झाली याच साली विष्णूशास्त्री पंडित यांचा पुनर्विवाह झाला व ते महाबळेश्वरी जाण्याकरता पुण्यास आल होते कचिची गडबड फार असल्यामुळे त्यांना रात्रीच मेजवानीस बोलविल होते, दुपारी जेवतवेळी स्वतः वंसना सांगितले, की आज रात्री विष्णूशास्त्री पंडित व काही मंडळी जेवाव्यास बोलविली आह बांगला ठ्यादिवशी स्वतःची व मामंजीचे जेवण दुपारी एकदम होत नसे कारण मामंजी अकरा वाजण्याच्या पुढे आंघोळीला उठत संध्या ब्रम्हयज्ञ जप स्त्रोत्र पाठ वगैरे होईपर्यंत सहज बारा वाजत त्यामुळे साडेदहा वाजता स्वतःची व वा मुलांची पंगत होई, यावे मामंजी सासूबाई वगैरे मंडळी बाबा भाऊजींच्या मुंजीकरता आलेली अजूनही पुण्यासच होती अर्थात पहिल्या पंक्तीच्या वेळ वंशजवळ स्वतः सांगितले ते दुसरी पंगत बसली तेव्हा सहज गोष्टीवरुन मामंजीना कळले आज संध्याकाळी विष्णूशास्त्री पंडित यांना आपल्या घरी मेजवानी आहे ही बातमी ऐकून मामंजीना राग आला पण यावेळी ते काही बोलले नाहीत चार पाच वाजता देवाला जातेवेळी सासूबाईंना हाक मारून त्यांनी सांगितले की आज तुम्ही पंक्तीत वाढवायला जाऊ नका ती मुलगीच वाढेल तुम्ही जेवून घ्या मामनजींचा करवीर प्रयाणाचा बेत आमच्या घरी ब्राह्मण अगर बाईंचे वाढणे कोणालाच नसल्यामुळे आम्ही घरच्या बायकांनीच दोन्ही वेळ वाढावायला घेतले पाहिजे अशी चाल होती मला यावयाला रात्र होईल तुम्ही जेवून घ्या माझी वाट पाहू नका असे सांगून तिन्ही सांजापासून मामनजी एकदा बाहेर गेले ते अकरा वाजेपर्यंत घरी आले नाहीत इकडे पाहुणे मंडई जेवून जिकडली तिकडे गेली मामांजी अकरा वाजता घरी आले आणि बाळणबज्जीनं हाक मारून म्हणाले आम्हाला उद्याच्या उद्या, उद्या, उद्या करविरा जावायचे आहे भल्या पाट्यास उठून गाड्या ठरवणारा असे सांगून काही जेवण व फराळ न करता तसेच निजावयास गेले मौनाचे शीतयुद्ध ही सर्व हकीकत वनशाकडून स्वतःच कळल्यावर मामंजीचा स्वभाव करारी असल्यामुळे हो त्यांचा कोल्हापूर जाण्याचा बेत ऐकून वाईट वाटले व वा आपला हेतु नसताना शुल्लक गोष्टी इतक्या निकळावर आली त्यामुळे स्वतःवर रात्रभर चैन पडले नाही सकाळी उठल्याबरोबर प्रातर्विधी उरकण्यापूर्वीच मामंजी ओसरीवर बसले होते तेथे जाऊन एका खांबाशी मुकाट्याने उभे राहणे झाले मामंजींनी पाहिले पण आपले तिकडे जसे काही लक्षच नाही असे दाखवून काहीच बोलले नाहीत आम्ही घरातील मंडळी मात्र देवघराच्या जाळीतून दारा पुढे काय होते ते पाहत उभी राहिलो कारण मामंजींचा कोल्हापुरी जाण्याचा बेत ऐकून धाक वाटला सुमारे एक तास तसाच निघून गेला या दोघांपैकी कोणी कोणाशी बोलले नाही व दृष्टादृष्टही होऊ दिली नाही कारण प्रत्येकाला असे वाटत असावे की दुसऱ्याने आधी बोलावे मग शेवटी मामंजींनी वर पाहून नाव घेऊन खाली बसाव्यास सांगितले ते नेहमी पाच अक्षरी नावाने माधवराव अशी हाक मारित बराच वेळ झाल्यावर पुन्हा मामंजींनी बसाव्यास सांगितले तेव्हा उत्तर दिले की आपण करवीरात जाण्याचा बेत रहीत केला असे म्हटले म्हणजे मी खाली बसेन आपण सर्वजण करवीरा जात असाल तर माझे ये तरी येथे काय आहे मीही आपल्याबरोबर येतो कालच्या गोष्टीबद्दल इतका राग येईल असे मला वाटले नाही तसे असते तर ही भानगडच केली नसती वगैरे पुष्कळ शब्दानी त्यांची समजूत पडावी व मन शांत व्हावे म्हणून खटपट केली पण मामनजींनी काहीच उत्तर दिले नाही नऊ वाजून गेले तरी प्रातरविधीसुद्धा उरकला नव्हता व त्या दिवशी कचेरीलाही सुटी नव्हती तरी मामनजी काही बोलत नाही पण बाळंबटजी पुढे येऊन मामनजीनं म्हणाले की आपल्याच सांगण्याप्रमाणे गाड्या ठरविल्या आहेत आता येतील हे ऐकून व आपण इतका वेळ विनोदी करत असून भाऊसाहेब काहीच उत्तर देत नाहीत असे पाहून स्वतःला फार वाईट वाटले व पुन्हा बाळमबट्जीकडे पाहून म्हटले की शेवटी जाण्याचा बेट ठरला ना मला येथे ठेवून सर्व मंडळी जाणार माझी आई मेली त्याच दिवशी मी पोरका आहे असे म्हटल्यावर तेथे उभे राहावले नाही एकदम माडीवर जाणे झाले राजीनाम्याचा धाक व करवीर गमन रद्द काही वेळ गेल्यावर बाळमभटजीलावर बोलावून नेऊन त्याच्या हाती मामनजीनं असा निरोप पाठविला की आपण कोल्हापूर जाण्याचा बेत रहीत करीत नसाल तर मीही राजिनामा लिहिणार रा आहे हा निरोप बाळमभटीने मामनजीजवळ सांगितल्यावर आधी स्वतःचे माडीवर जाणे झाल्यापासून मामनजीच्या जा मनाला कसेसेच वाटत होते त्या निरोप ऐकून फारच वाईट वाटले व त्यांनी एकदम सांगितले की मी कोल्हापुरात जात नाही बेत रहित केला आहे तर आता स्नानास उठावे कोर्टाची वेळ झाली असे जाऊन सांगा हा निरोप ऐकून स्वतःच्या मनाला इतका वेळ वाईट वाटत होते जे थोडे कमी होऊन हुशारी वाटली व नित्यक्रमाला आरंभ झाला पुन्हा स्वतः तशी वेळ कधीही येऊ दिली नाही याच वर्षी आम्ही हल्ली राहत असलेले घर खरेदी केल्यावर अठराशे पंच्याहत्तरच्या जून महिन्यात मामनजी सर्व मुला माणसांसह करविराज गेले पुण्यास घर खरेदी घेतले याबद्दल मामंजींना फारच आनंद झाला कारण मामनजीच्या सर्व कारकिर्दीत हा वेळ पोहतो त्यांचा पगार रुपये दोनशे होता तरी खर्चिक स्वभाव असल्यामुळे त्यांनी आपल्या ऐपतीबाहेर खर्च इतका ठेवला होता की कि त्यांना कित्येक हजार रुपये कर्ज झाले होते अशी स्थिती असल्यामुळे त्यांना आपल्या कमाईतून स्थावर मिळकत खरेदी घेण्यास मुळीत झाले नाही मामनजीच्या कर्जाचे कारण मामनजीनी कर्ज झाले ते कोणत्याही प्रकारे सुकोपभोगाकरता किंवा चैनी करता कि नसून केवळ त्यांचा स्वभाव फार उदार व दयाळू असल्यामुळे व त्यांच्या तीन सख्या भावांच्या व दुसऱ्या चुलत भावांच्या परिवाराचा लग्ने मुंजी व शिक्षण वगैरेचा सर्व भार त्यांच्यावरच असे त्यामुळे हे कर्ज झाले कुटुंबातील कोणत्याही माणसाला खर्च वेचाचे संकट आले म्हणजे ते मामंजीजवळ विनंती करीत व मामंजीजवळ वा वेळेवर हाताशी पैसे नसले तरी ते कर्ज काढून त्याची गरज भागवीत पण नाही म्हणत नसत या त्यांच्या उदारपणामुळेच त्यांना कर्ज करावे लागले दुसरे कारण नाही पण त्यांच्या पुन्हाईने त्यांच्यापुढे जन्म घेऊन स्वतः सर्व कर्ज फेडले व शेवटपर्यंतचे पुत्रधर्म उत्तम प्रकारे पाळला मामनजींनी पेन्शन घेतल्यावर तेवढ्या पैशात त्यांचा खर्च भागेना म्हणून त्यांना पुण्याहून एकशे पन्नास रुपये दरमहाप्रमाणे खर्चा करता पाठविण्यात येत असत घराचे खरेदी खत मामनजीच्या नावाने आजपर्यंत जी गोष्ट करता आली नाही ती आज आपल्या माणसाने पुत्राने केली म्हणजे पुणे व कोल्हापूर येथील दोन्ही संसारांचा खर्च चालवून व भाऊबंदाचा परामर्श घेऊन शिवाय आस्तावर मिळकत घेण्याची संधी परमेश्वराच्या कृपेनं आली या याबद्दल मामंजींना फार आनंद झाला व तो होणे अगदी साहजिक होते पत्र करण्याच्या आधी मामंजींनी मसुदा तयार करून वर पाण्यास पाठविला स्वतः तो हातात घेऊन वाचून पाहून पेन्सिलने त्यावर लिहिले की माझे नाव लिहिले आहे त्या ठिकाणी आपले नाव असावे अशी माझी इच्छा आहे दुसरे त्यात काही बदल करण्यासारखे नाही हा कागद खाली आल्यावर मामंजींनी वाचून पाहिला व ते गप्प बसले उद्या खरेदी खत असे आलेल्या रजिस्टरला सांगून ते आपल्या उद्योगाला लागले मग रात्री जेवण झाल्यावर मामंजींनी बाडीवर येऊन स्वतःला एकीकडे बोलावून सांगितले की आमच्या एवढ्या मोठ्या घराण्यात आजपर्यंत भांडण अगर विभक्तपणा झाला नाही याचे कारण पुरुष सर्व मनाचे खंबीर तर खरेच पण दुसरे आपल्या घराण्यास तावर मिळकत अलीकडे कोणी संपादन केली नाही आता आपणा श्री जगदंबेच्या कृप्निघर घ्याची संधी आली आहे त्याचे खरेदी माझ्या नावाने न करता तुमच्या नावाने व्हावे कारण या मुलांचा संबंध थोडा निराळा असून शिवाय ति अज्ञान म्हणून खरेदी खत तुमच्याच नावाने व्हावे म्हणजे काही भानगड राहणार नाही हे सर्व ऐकून घेऊन स्वतः सांगितले की मी या बाजूने सर्व विचार केला आह या पहिल्या स्थावर मिळकतीचे खरेदी आपला नावाने होण्यात मला जास्त भूषण व वा समाधान वाटते म्हणून आपण नाही म्हणू नका इतके बोलणे झाल्यावर मामनजी खाली निघून गेल व दुसऱ्या दिवशी स्वतःच्या इच्छेप्रमाणे मामनजींनी खरेदी करून घेतले मामनजींचे आजारपण यानंतर मागे लिहिल्याप्रमाणे मामनजी करविरी गेल्यावर काही महिन्यांनी त्यांच्या पाठीला एक करड झाले त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने वर्ष दोन वर्षांनी अशी मोठी करटे उठून ते महिना दोन महिने आजारी असत। व ते अगदी जीवावरचे दुखणे जाई तसेच याही वेळी पाठीवर करट उठून करवीर येथील अनुभविक सिव्हिल सर्जन व मामनजींना नेहमी औषध देणारे डॉक्टर सिंक्लेयर यांचे औषधोपचार सुरू झाले पहिला पंधरवडा झाला तरी दुखण्याला कल पडत नाही असे पुण्यास पत्र आले तेव्हा आपण एक महिन्याची रजा घेऊन भाऊसाहेबांच्या जवळ जाऊन रहावे व औषधोपचार आपल्या हाताने करावेत असा निश्चय करून एक महिन्याची रजा घेतली व कोल्हापूरी जाऊन स्वतः जागरण व औषधोपचार केले पण मामांजींच्या दुखण्याचे पाऊल पुढेच पडत आहे असे दिसून आले याबद्दल डॉक्टर सिंक्लेअरचा विचार घेतला त्यांनीही थोडीशी निराशा दाखविली व दुखणे लांबणीचे आहे याकरता आणखी एक महिन्याची रजा वाढवावी असे सांगितले कारण पाठीच्या दुसऱ्या भागावर एक करट उठले व तेही सरत जाऊ लागले डॉक्टर सिंक्लेअर रोज येऊन जखम धुवून बांधले औषध व पत्ते पाण्याची व्यवस्था स्वतः आपल्या देखरेखीखाली ठेवली होती पण गुण वाटेना असे करता करता दुसराही रजेचा महिना संपून गेला आता स्वतः पुण्यात येऊन कामावर हजर होऊन पुन्हा रजेचा अर्ज केल्यापासून रजा मंजूर व्हायची नाही असे माहीत होते पण मामनजीचे दुखणे दिवसेंदिवस जास्त होऊ लागल्याने मामंजींना सोडून स्वतः पुण्याला जाण्याला धीर होईना शिवाय रजा वाढविण्यास स्वतःच गेले पाहिजे हे मामंजींनी ऐकल्यापासून ते लहान मुलासारखे रडत व मुला सोडून जाऊ नको असे म्हणत याप्रमाणे रजा भरण्याला फक्त दोन तीन दिवसांचा अवकाश मिळाला यावेळी आगगाडी नसल्यामुळे टपालाच्या टांग्यातून छत्तीस तास पुण्याला येण्यास लागत तेव्हा उद्यातरी तरी निघालेच पाहिजे असे वाटून डॉक्टर सिक्लेअर यास बोलावून आणून त्यांनाही सर्व अडचण स्वतः सांगितली व म्हटले की मी जवळून हलू नये अशी भाऊसाहेबांची इच्छा आहे ते मला जाऊ देत नाही व मला तर गेल्यापासून रजा मिळणार नाही पण आपली खात्री असेल तर आपण त्यांना धीर द्यावं समजूत म्हणजे ते मला जाऊ देतील पुण्यात जायला अनुमोदन यावर डॉक्टर म्हणाला मग काय हरकत आहे आजच्या दिवस जाऊन येण्यास काही हरकत नाही यांचे दुखणे बरे होण्याची आशा कमी पण लांबणीची आहे व त्यांना दुखण्याच्या मानाने ताकदही बरी आहे करिता पुण्यात जाऊन एक महिन्याची रजा वाढवून परत यावे असे म्हणून ते मामनजीच्या खोलीत गेले व त्यांना धीर देऊन म्हणाले आपली प्रकृती इतकी काळजी करण्यासारखी नाही आपण मिस्टर रानडे यांना जाण्यास परवानगी द्यावी चार दिवसात ते परत येतील तोपर्यंत मी रोज दोन वेळ जरूर वाटल्यास तीन वेळ सुद्धा येऊन पाहून जाईन आपण काळजी करू नये वगैरे सांगितल्यावर मामनजींनी स्वतःच पुण्यात जाण्यास अनुमोदन दिले मी पुत्रधर्म सोडणार नाही दुसऱ्या दिवशी अगदी जाण्याची तयारी झाल्यावर जवळ बोलावून व हात धरून पुष्कळ गईवरून अश्रू गाईत मामनजी म्हणाले माधवराव डॉक्टरसाहेबांनी धीर दिला आहे पण माझा भरोसा मला वाटत नाही परत लवकर आला तर बरेच आहे नाही भेट होणार नाही इतकेच बाकी दुसऱ्या कोणत्याही प्रकारची मला काळजी नाही ती सर्व व्यवस्था तुम्ही नीट कराल अशी माझी खात्री आहे पण सर्वस्वी आजपर्यंत माझ्या शिरावर असलेला बोजा आता तुमच्या शिरावर आला आहे हे लक्षात आले ना हे ऐकल्याबरोबर चटकन सांगितले आपण कोणतीही काळजी करू नका मी पुतधर्म सोडणार नाही हे ऐकून मामंजीना जास्त सुमका आला त्यांनी जवळ घेऊन पाठीरून हात फिरवून पुण्याला जाण्याची परवानगी दिली मग त्यांना नमस्कार करून व घरातील माणसांची परवानगी घेऊन व विचारून टांग्यात बसतेवेळी वंस मोरू मामा सासूबाईंचे बंधू यांना एकीकडे बोलावून बजावून सांगितले की भाऊसाहेबांचे दुखणे जास्त आहे हे सर्वांना दिसतच आहे पण मला माईची काळजी विशेष वाटते त्यांची मुले लहान आहेत त्यांना फार जपा कपिल कपिलतीर्थाकडील मागील दाराला कुलूप लावा व माईवर जास्त लक्ष ठेवा वगैरे सांगितल्यावर टांगा चालू झाला मामनजींचे निधन पुण्यात रजा मंजूर होण्यास सहा दिवस लागले तोपर्यंत मामनजींच्या प्रकृतीचे मान डॉक्टरांनी रोजच्या रोज तारेने कळवीत जावे असे ठरले होते त्याप्रमाणे ते कळवित असत रजा मंजूर झाल्यावर ती तार आली तीच प्रकृती थोडीशी जास्त आहे असे होते त्यास दुपारी कोल्हापूर जाण्याची तयारी झाली जा व तांग्यात सामान ठेवले इतक्यात दुसरी तार आली ती मामंजी वारल्याची दुःखकारक बातमी वाचून अतिशय दुःख वाटले मामंजी तारीख तीन फेब्रुवारी अठराशे सत्याहत्तर माक वद्य सहाला वारले आणि कोल्हापूर जाण्याचा बेत रहीत पुढे एक दोन दिवसांनी केरोपंत नाना छत्रे कृष्णशास्त्री चिपळूणकर वगैरे समाचारास आले त्यांनी विचारिले की यावे कोल्हापुरात जावायचे ते येथे राहणे का केले तेव्हा सांगितले की तेथे ताई दुर्गा अक्का बाळमभटी मामा, व त्यांची आई आहेत ती मंडळी सर्व व्यवस्था करील आता पुढे होणारा प्रकार मला बिल्कुल पाहणार नाही व सहन होणार नाही आणि तो टाळता येणे शक्य नाही म्हणून मुळीच न गेलेले बरे नुसते समाजाला जाण्यापेक्षा तेथील खटले मोडून सर्व मंडळींना येथेच आणण्याचा माझा विचार झाला आहे म्हणजे दुहेरी काळजी करण्यास नको खर्चिक स्वभावावर तोड या गोष्टीला पंधरावीस दिवस लोटल्यावर कोल्हापूरचे खटले मोडून व मामंजीच्या देण्यापैकी दोन हजार रुपये कर्ज मुद्दाम राखून ठेवले होते त्याचा सुद्धा सर्व हिशोब निघेल ती बाकी देऊन टाकावी व कागद फाडून घ्यावा असे पत्र लिहून सोबत एक हुंडी पाठविली होती मामनजीचा स्वभाव खर्चिक असल्याचे मागे लिहिलेच आहे त्यांचे कर्ज कित्येक वेळा पैसे पाठवून खेडून टाकले तर कोणा भाऊ मागणी आली की पुन्हा ते त्यांना कर्ज काढून पैसे देत असे एक दोन वेळा झालेले पाहून स्वतः अशी तोड काढली कि किरको देणे होते ते व मोठ्या रकमा होत्या त्यापैकी बहुतेक देऊन टाकून मामनजीचा विशेष परिचित एक सावकार होता त्याचे मात्र दोन हजार रुपये देणे मुद्दाम राखून ठेवले होते त्याचा परिणामही बरा झाला त्यांचे पहिले देणे असल्यामुळे मामनजींनी नवे कर्ज त्याच्यापासून घेतले नाही असं याप्रमाणे पत्र व हुंडी गेल्यावर पत्रात लिहिल्याप्रमाणे बाळंबटजी वाटवे व मोरुमा यांनी तेथील देण्या घेण्याची सर्व व्यवस्था करून व खटले मोडून तेथील मुले मानसे व तेथे असलेली नोकर माणसे यासह ते पुण्यास आले सासूबाई पुण्यास आल्या दिवसापासून स्वतः असा क्रम ठेवला की संध्याकाळच्या जेवणापूर्वी एक तास सासूबाईंच्या खोलीत बसून त्यांची व मुलांची पूस तपास करावा त्यांना अतिशय दुःख झाले असल्यामुळे त्यांच्याशी काहीतरी पण त्यांचे थोडेसे समाधान होईल अशा तऱ्हेच्या गोष्टी बोलून मग जेवावयास उठवायचे असा नित्य नियम शेवटपर्यंत सारखा ठेविला होता हा नियम फक्त परगावी गेल्यापासून कधीही टळत नसेल याप्रमाणे उभयता मुलगे म्हणजे आबा बाबा सासूबाईंच्या बरोबर पुण्याला आल्यापासून त्या दोघांच्या व माझ्या अभ्यासाकडे जास्त लक्ष व वेळ देण्यास सुरुवात केली धीरांशी एकजूट व इंग्रजी शिक्षण माझ्या व या दोन मुलांच्या भावांच्या वयात अनुक्रमे सुमारे एक दोन वर्षांचे अंतर असल्याने व स्वतःची आमच्यावर पूर्ण नजर असल्यामुळे आम्ही तिघेही सख्या भावंडाप्रमाणे आनंदाने प्रेमाने व वा एकोप्याने वागत होतो घरातील वडील माणसे कोणी कितीही बोलली तरी आमची जूट मोडत नसे यावेळी माझा अभ्यास मराठी पाकयत्ताहून मी लिहिणे वाचणे व वा हिशेब शिकत होते व उभयता भाऊजींना हायस्कूलात घातले होते त्याची इंग्रजी पहिली इयत्ताहून यावेळेस ते दुसरीत बसले होते त्यांचे पाहून मला इंग्रजी शिकावे अशी भारी हाऊस वाटू लागली व वा त्याबद्दल दिवशी मी जवळ हळूच गोष्ट काढली मीहून इंग्रजी शिकविण्याबद्दल गोष्ट काढलेली पाहून स्वतःस बरेच नवलपण समाधान वाटले आणि सांगितले की मी तुला इंग्रजी खरोखर शिकविणार आहे हे माझ्याही मनात किती एक दिवस आहे पण तुझे मराठी संपेल तेव्हा ना घरातील बायकांची शिकायला सहानुभूती नव्हती यावेळी येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की आमच्या घरी पुरुषांना बायकांनी लिहिणे वाचणे शिकावे अशी आवड असल्यामुळे वनसन्ना व सासूबाईंना मामंजींना स्वतः लिहिणे वाचणे व वा जमा खर्च मांडणे हे कामापुरते शिकविले होते याबद्दल त्या दोघींना भूषण व अभिमान वाटेल आमच्या घरातील पुरुषांना बायकांनी शिकावे हे आवडते आणि वंस व सासूबाईंना यांना हे माहीत होते एवढेच नव्हे तर त्यांना याबद्दल अनुभवही होता असे असून माझ्या शिकण्याच्या वेळी मात्र त्यांची सहानुभूती तर नव्हतीच पण उलट त्या अतिशय रागावत व तिटकारा करीत जसे काही याही ताई सासूबाईंसारख्या अगदी जुन्या मताच्या व लिहिण्याचा गंधही नाही अशाच होत्या यावेळी आमच्या घरात साधारण जवळच्या दूरच्या नात्याच्या आठ नऊ जणी बायका होत्या पण त्यात माझ्याबरोबरची एकही नव्हती त्यामुळे त्यांचा एक वेगळा पुठ्ठास बनून राहिला होता रोज रात्री मी माडीवर गेल्याबरोबर वाचनास आरंभ व्हायचा वाचनाबाबत बायकांचे टोमणे यावेळी दक्षिणा प्राईज कमिटीची पुस्तके व मराठी दुसरे सर्व वाचनाचे काम मजकडेच आल्यामुळे पुस्तक गद्यात्मक असेल तर काही नाही सहज वाचून जाई पण पद्यात्मक पुस्तक असले म्हणजे ते वाचण्यास संकोच वाटे कारण पदे आर्या श्लोक वगैरे जे काही असेल ते गळ्यावर मोठ्याने वाचावे लागेल तसे वासले नाही संकोचा हळूहळू वासले तर रागी व मोठ्याने वाचावे तर वर सांगितलेल्या बायकांपैकी कोणी ना कोणीतरी जिन्याशी अगरदाराशी उभ्या असाव्याच्याच या दुसऱ्या दिवशी रात्री वासलेली चाल अगर कडवी लक्षात ठेवून तसेच हेल काढून वडील बायकांच्या देखत मला वेडावून दाखवावयाच्या चिडवा वयाच्या व वा लाजवा कोणी काही बोलले तरी मी कोणाला उत्तर देत नसे कोण काय बोलेल ते खरे असो अथवा खोटे असो ते फक्त ऐकून घ्यावायाचे व निमूटपणे सहन करावायचे केव्हा केवळ या बायका पोक्त पोक्तपणाचा व मायेचा आव आणून व वा माझ्याजवळ बसून मला म्हणत या लिहिण्या वाचण्याबद्दल तुम्ही किती बरे या वडील बायकांचे बोलून घेता आम्हालाही वाईट वाटते पण उपाय काय अहो पुरुषांना आवडले तरी एखाद्या वेळीच वाचावे पण यात घरातील वडील माणसांचा अपमान होत नाही का पुरुषांना या गोष्टी काय समजतात आपल्याला सगळा वेळ बायकाचाच काढावायचा असतो पुरुषांशी संबंध कितीसा असणार एक वेळ नाही दहा वेळ सांगतील आपण ऐकलेच नाही म्हणजे झाले कंटाळून आपणच सोडून देतील आपल्या सातात नाही की काय वगैरे वगैरे शब्दांनी सवय सापडेल तेव्हा तेव्हा बोध करीत त्यांना या गोष्टी करणाऱ्या वडील बायकांचे आतून पाठबळ असे हे मला माहीत असल्यामुळे त्यांना अनुकूल किंवा प्रतिकूल उत्तर मी कधीच दिले नाही मला करावायचे ते मी मुकाट्याने करी इंग्रजी कपटा वाचल्याने झालेला अपमान असे काही महिने लोटल्यावर माझा मराठी अभ्यास संपून इंग्रजी शिकविण्यास स्वतः सुरुवात केली त्यामुळे पहिल्यासारखे नुसते रात्री व पहाटेजवळ बसून केलेला अभ्यास पुरा पडत नसे शब्द पाठ करण्याकरता दिवसाही एक दीड तास वेळ द्यावा लागे तरी अभ्यासास खाली बसण्यास सोय नव्हती म्हणून वरच बसावे लागे यामुळे आमच्या वडील बायकांच्या अंगाचा अगदी तीळ पापड होऊन त्यांचा राग अतोनात वाढला व वा एक दिवस त्यांनी साफ सांगितले की तू माडीवर काय हवे ते कर पण आमची अमर्यादा केलेली आम्हाला अगदी खपवायची नाही असे बोलण्यास त्यांना एक कारण मिळाले होते दुपारचे जेवण झाल्यावर सगळ्या बायका मागल्या सोप्यात बसल्या होत्या मी माझरातील केर काढीत होते अर्धा मुर्दा केर काढून झाल्यावर केरात इंग्रजी वर्तमानपत्राचा एक कपटा सापडला आधीच माझा पोरपणा त्यामुळे कोणत्याही गोष्टीला आरंभ केला नाही तोच ती साध्य झाली असे वाटून त्याबद्दल उतावीळपणे मी हातातील केरसुनी खाली ठेवून तो कपटा वाचित उभे राहिले पहिल्या बुकाला आरंभ होऊन कोठे पंधरा दिवसही पुरते झाले नव्हते तोच मला इंग्रजी वाचावायसते काय येणार होते पण नुसती अक्षरेस पाहत उभी राहिले आपण खाली आहोत ही मला आठवणच नाही यावेळी आजे सासूबाईंची सासूबाईंच्या आईंची नजर नजरमजकडे गेली व त्यांनी जवळ असलेल्या बायकांना हळूच खून केली त्याबरोबर दोघी तिघींनी दारात येऊन मला पाहिली पण मला याचा पत्ताही नाही मी आपली तशीच नादात आहे हे पाहून वनसना फारच रागाला व त्या मोठ्याने ओढून म्हणाल्या तुमचे हापीस माडीवर आहे तेथे तुम्ही वाचा की नाचा आमचा अपमान केला तर खबरदार तीच आमची पहिली वहिनी नव्हती का तिला दादांनी लिहिण्यास वाचण्यास सर्व काही शिकविले होते ती आमच्या आमच्याबरोबरीची होती तरी देखील तिने आमच्या लेखत एक अक्षरही वाचले नाही तिला इंग्रजी बद्दल त्यांनी जंग जंग पछाडले पण त्या माउलीने तिकडे लक्षच दिले नाही आता तीही त्यांची बायको होती तिला दहा गोष्टी सांगितल्या तर एखादी तरी करावी लागेच पण असा नाचरेपणा नव्हता ना वगैरे बरेच बोलल्या वडिलांच्या उपदेशातील दोन व्रते अशा स्तरीची बोलणी पदोपदी चालत त्यामुळे इंग्रजीला कोठून आरंभ केला असे वाटून घटके घटकेला मी रडकुंडीस येई व केवा केवा तर अति झाले म्हणजे एकीकडे एक जाऊन रडे पण ही गोष्ट जवळ बिलकुल सांगत नसे कारण मी प्रथम सासरी येताना माझ्या वडिलांनी मला जवळ घेऊन उपदेश केला होता की हे बघ तू आपल्या सासरी जात आहेस सख्या सावत्राचे कुटुंब पदरी दहा तऱ्हेचे माणसे आहेत तू माझी मुलगी आहेस आपल्या कुलीन घराण्याला शोभेल असे वाघ तुला कितीही त्रास झाला तरी सोस पण नोकऱ्यांनासुद्धा उलटून बोलू नको हे ऐक व दुसरे तुझ्या मनाला असय झाले तरी तू होऊन कोणाची चहाडी नवऱ्याजवळ सांगत जाऊ नकोस चहाडीने कुटुंबाचाच नव्हे पण राज्याचाही नाश या करता मी सांगतो ही दोन रते पाळ म्हणजे तुला कधी काही कमी पडणार नाही तू भाग्यवान आहेस शोषितपणा हा तुझा गुण झाला म्हणजे तू खऱ्या किमतीला चढशील व आमच्या कुलात जन्म घेतल्याचे सार्थक होईल हे माझे बोलणे लक्षात ठेव हो। याच्या उलट वागतेच असे ऐकले तर मी कधी फिरून तुला माहेरी आणणार नाही कठीण रथे सांभाळली माझे वडील अतिशय कडक व दृढ निश्चयाचे असल्यामुळे बोलल्याप्रमाणे करण्यास कधी चुकवायचे नाहीत अशी माझी खात्री असल्याने माझ्या मनावर त्यांच्या बोलण्याचा चांगला परिणाम घडून ही दोन्ही व्रते मी पाळण्याचा निश्चय केला यामुळे मला फार कठीण गेले हे व्रत सांभाळण्याकरता माझे रडणे व सुकलेले तोंड स्वतःच्या नजरेस येऊ नये म्हणून अतिशय जपावे लागले तरीसुद्धा लक्षात येईच मनुष्याला जाज किंवा त्रास फार झाला म्हणजे त्याचा उद्धार कोणाजवळ तरी काढल्याशिवाय मन हलके होत नाही असा अनुभव असतो पण तसा उद्दार काढण्यास मला संधी नसल्याने दिवसभराच्या त्रासाने संध्याकाळपर्यंत मन अगदी फुटणाऱ्या गळवासारखे होई पण चमत्कार हा की रात्री माडीवर गेल्यावर या सर्व गोष्टी मी एका क्षणात विसरून जाईल जसे काय दिवसभर त्रास झालाच नाही असो सोळसावया आज अमुक वेळेस तू दिसलीस कोणी काही बोलले काय रडल्यासारखी दिसत होतीस वगैरे पुष्कळ आणि विचारले तरी मी लहान भावंडांची किंवा आईची आठवण झाली असे काहीतरी सांगे कारण एकदा काहीतरी थोडे सांगितले तरी ओगा ओगाने काढून घेतले जाईल अगर ते माझ्याकडून सहज निघून जाईल कसेही झाले तरी याने माझा नियम मोडेल शिवाय आमच्या खऱ्या सुखासमाधानाची वेळ असल्या गोष्टीत जितकी जाईल तितके आमचे सुख कमी पडेल दुसरा फायदा तर काही नाही अशी माझी समजूत होती तथापि आपल्या घरातील वडील बायकांचा स्वभाव स्वतःला पक्का माहीत असल्यामुळे खरा प्रकार काय असेल याची कल्पना तेव्हाच होईल व त्या धोरणानेच माझी समजुत्व समाधान करावायचे फार वेळ न लागता त्या प्रेमपूर्वक शांत शब्दांचा मनावर इतका लवकर परिणाम होई दिवस की दिवसभर झालेला त्रास मी केव्हाच विसरून माझ्यासारखी सुखी कोणीच नाही असे वाटून सकाळपर्यंत आनंदात असे सकाळी खाली जाण्याची वेळ आली म्हणजे पुन्हा पोटात धस्त होईल तेव्हा धीर देऊन सांगावयाचे की थोडे सोसावयात शिकावे उत्तर दिले नाही म्हणजे झाले मी तुला कधी काही बोलत नाही ना इतर कोणी काही बोलले तरी रडत जाऊ नकोस याप्रमाणे धीर दिल्यावर माझा तो सर्व दिवस शांततेत जाई जाचा दिरांचा कैवार लाभला या शिकण्याच्या पायी मला घरातील सर्वच बायकांकडून प्रत्यक्षाप्रत्यक्ष पुष्कळच जा सोसावा लागला पण मी अभ्यासक्रम सोडला नाही हे सर्व सोसण्याला माझे दोघे दीर या त्रासाच्या व जावा जाचाच्या वेळी माझ्याशी आपलेपणाने व वा प्रेमाने वागून वडील बायका रागवल्या तर तू भिऊ नकोस असे म्हणून मला धीरधीर व माझा कैवार घेऊन त्यांच्याशी बोलत त्यात मुख्यतः स्वतःकडून शांत गंभीर व अतिशय प्रेमाने दिलेला उपदेश या सर्व गोष्टी सोसण्यास मला आधारभूत झाला असे नसते तर या प्रकारच्या जातात व त्रासात माझ्यासारख्या अल्पवयाच्या व अल्पसमजुतीच्या मुलीने टिकाऊ धरला नसता अगर घरात तसे सौख्य व शांती राहिली नसती कारण माझे मन अगदी त्रासाबद्दल उच्चारही केला नाही तरी खऱ्या प्रेमाच्या माणसांना एकमेकांची मने जितकी सहज व चांगली ओळखता येतात तितकी दुसऱ्या कोणालाही व कोणत्याही उपायांनी ओळखता येणे शक्य नाही याला अनुसरून स्वतःचे मनही बरेच त्रासल्यासारखे होऊन समाधान कमी झाले होते व असेच आणखी काही दिवस चालले तर हा आवरून धरलेला बांध फुटला असता व काहीतरी त्रास उद्भवण्याची भीती होती नाशिकास बदली अभ्यास चालू झाला पण पुण्या सवय म्हणून अशा रीतीचा विशेष त्रास नव्हता लवकरच आमची बदली नाशिकात झाली पण या बदलीमुळे स्वतःच्या व पुणेकर मित्रमंडळाच्या मनाची स्थिती काय होती त्यांना या बदलीपासून बरे वाटले किंवा वाईट वाटले ही एक बदली करण्याकरता सरकारला किती उलाढाली कराव्या लागल्या वगैरे कल्पना किंवा गंध देखील मला नव्हता आमची बदली नाशिकात झाली आता आम्ही तेथे जाऊ तेथे मी असे करीन तसे करीन वगैरे भावी आनंदाच्या कल्पनेत व बेत करण्यात मी एक दोन आठवडे घडून गेल होते मग लवकरच आम्ही दोघे व आवाभाऊजी नाशिकाच गेलो वडील बायकांपैकी कोणालाही मुद्दाम बरोबर घेतले नाही त्यामुळे स्वतःच्या हेतूप्रमाणे माझ्या अभ्यासात सुरुवात झाली स्वतःलाही जास्त शिकविण्याचा उत्साह वाटू लागला व वा आम्हा दोघांचेही दिवस आनंदात जाऊ लागले पण नाशिकात जाण्याच्या पुण्यातील थोडीशी हकीकत सांगतो पुण्यातील थोडी हकीकत व सरकारचा संशय सन अठराशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालात सार्वजनिक सर्वच्या काही विशेष गोष्टी पुण्यात घडल्यापासून व त्यात मल्हाराव गायकवाड यांच्या विषप्रयोगाच्या खटल्यात खटला चालविण्यास संस्थान मंजूर करीत नाही तथापि एक लाखापर्यंत खर्च पुरविण्यास पुणे तयार आह महाराजांनी शक्वपर्यंत खटला चालवावा अशा अर्थाची पुणेकरांची बडोद्यास तार गापासून तर पुणेकरांवर सरकारची विशेष करडी नजर होती यावेळी सर रिचर्ड टेम्पल यांची कारकीर्द होती हे सांगावयास नकोच या सर्व चळवळीच्या मुळाशी कोण आहे म्हणून काही वरिष्ठ कामगार घारी सरक्या घिरट्या घालून आसमंतात शोध करीत होते कोणत्या रीतीनं स्पष्ट शोध न लागल्यामुळे काही मंडळींकडे सरकार संशयदृष्टीनं पाहू लागले आणि पुण्यातील ही सर्व चळवळ मिटविण्यास काही विवक्षित मंडळींची पुण्यातून उजलवागडी करावी असे धोरण धरून स्वतःची येथून बदली करण्याकरता तीन अगर पाच एकच सब एका जागी यापुढे राहू नये असा मुंबई इलाक्याकरता नवा कायदो लागा करून त्या अन्वये आमची बदली नाशिकास केली पुण्यात गुप्तहेर ही बदली होण्याच्या आधी चार महिने पुण्यास कोणी एका परका परकागृहस्थ मुसाफरीबाण्याने येऊन राहिला होता त्याचा उद्देश पुण्यातील पुष्कळ लहान मोठ्या विद्वान अविद्वान जुन्या व नव्या अनेक लोकांशी परिचय करून त्यांचा स्नेह संपादन करता एवढेच बाह्यातकारी दिसे पण आतून त्याचे काय गौडबंगाल असेल ते त्याचे त्यालाच माहीत त्याने जिथे बिराड घेतले होते त्या खोलीत पानसुपारीचे तबक विड्या चिरूट, सोंगट्या गंजीफा बुद्धीबळे बिजिक व सतार ही नेहमी तयार असत आमची पुणेकर मंडळी या गोष्टींची थोडी अधिक भुक्ती खरी त्यांना एखादी अशी संधी मिळाली की ते तिथे मधमाशेसारखे चिकटलेच याला अनुसरून कित्यक्क मंडळींचा सकाळ संध्याकाळ या गृहस्थाच्या घरी बसण्याचा अड्डाच पडला कोणत्या ना कोणत्या खेळात ही मंडळी घडवून गेलि असावयाची या मंडळीमध्ये सीतारामहरी चिपळूणकर हे विशेष नादी लागले होते ते यावेळी सार्वजनिक सभेचे सेक्रेटरीच होते व सभेच्या त्रैमासिकाचा मजकूर लिहून घेण्यास रोज आमच्या घरी यावा याचे हे अलीकडे वेळेवर येईनासे झाले उशिरा यावा बाकी नेहमी काम करणारे मोठे ताठर असत कधी कंटाळावा यायचे नाही पण अलीकडे जरा आळस करू लागले असे पाहून व रागावून सीताराम पंधांना स्वतः विचारले की आताशे तुम्ही आहात तरी कसल्या ढंगात अदमास खरा ठरला तेव्हा त्यांनी या गृहस्थाची हकीकत तांत्रिक सांगितली पण स्वतःचे समाधान झाले नाही त्याचा छडा लावायचा उद्योग स्वतः चालविला व मला कळविल्याशिवाय त्या मनुष्याशी सार्वजनिक सभेबद्दल किंवा दुसरे कशाबद्दलही बोलत जाऊ नका उगीच त्रास करून तो मनुष्य हे रसावा, असा माझा आजमास आहे व तोच खरा ठरेल असं स्वतः म्हटले एके दिवशी काही मंडळी आमच्या घरी आली असता ते नवीन गृहस्थाबद्दल बोलू लागले की तूर्त गावात आलेले गृहस्थ फारच हौशी आनंदी मनमिळावू व आहेत तेव्हा स्वतः विचारले त्याचे नाव गाव काय ते कोठील राहणारे आहेत हल्ली काय धंदा करतात व किती शिकलेले आहेत हे तुम्हाला माहीत आहे काय हे ऐकून मंडळी म्हणाली ते अगदी भिडस्त आहेत नाव गाव धंदा व कोठपर्यंत शिकलेले आहेत हे ते काही सांगत नाही कोणी विचारले तर ते नुसते हसतात व म्हणतात की मी यश्चित माणूस माझे नाव गाव व धंदा तुम्हाला काय करायचे आहे असे म्हणून हसण्या नेतात पण काही सांगत नाही ते विनयशील असल्यामुळे आपली प्रौढी सांगणे त्यांना बहुधा आवडत नसेल बाकी चांगल्या घराण्यातील व फार विद्वान असावे असे दिसतात हे सर्व ऐकून घेतल्यावर स्वतः म्हटले तुमच्या अदमासाप्रमाणे ते गृहस्थ चांगले व विद्वान असतील पण मी सांगतो तेवढी माहिती मला आधी मिळवून द्या मग दुसरे काम करा मग आहे हे कोण आहेत ते तुम्हाला कळेल उद्या सकाळी उठल्याबरोबर यांच्या टपालाचा शोध लावा पत्रावरील छाप कोणत्या गावचा असतो व हे पाठविता ती पत्रे कोणत्या गावला जावायची असतात वगैरे सर्व बारकाईने पाहून एक दोन दिवसात मला येऊन कळवा मंडळी होय म्हणून उठून गेली व तिसऱ्या दिवशी सकाळी सीताराम पंत चिपळूणकर येऊन म्हणाले परवा व काल मी टपालाचा सगळा शोध लावला त्या ग्रोसाचे टपाल शिपाळ्याबरोबर येत नाही ते पहाटे उठून फिरावायास म्हणून बाहेर जातात ते प्रथम एका रस्त्याने निघून वाकडी तिकडी वळणे घेऊन शेवटी जनरल पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन टपाल आपल्याजवळ घेतात व पाठविण्याकरता तयार केलेले टपाल बरोबर नेऊन आपल्या हातानेच पेटीत टाकतात काल त्यांच्या मागोमाग पुष्कळ अंतरावर मी होतो त्यामुळे येताना वाटेत मला हे फोडलेले पत्राचे कवर सापडले त्याजवर सिमल्याचा छाप आहे एकंदर गोष्टींवरून आपण घेतलेल्या संशयाला जागा पुष्कळ आहे असे आम्हालाही आता वाटू लागले आहे शिवाय पोस्ट ऑफिसातील माझ्या एका मित्राने मला आता सांगितले की या ग्रोसांचा पत्रव्यवहार कलकत्ता व सिमला येथील गव्हर्नमेंट सेक्रेटरीशी असावा असे दिसते कारण त्यांच्या नावावर यांची बरीच पत्रे जातात हे राणे गाशा गोंडाळला इतके झाल्यावर ही कुजबूज बहुतेक आमच्या सर्व मंडळी कळून संध्याकाळपेक्षा सकाळी व सकाळून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व गृहस्थांच्या घरी जमणारी पुणेकरांची संख्या अगदी कमी कमी होऊ लागली या एकदम पडलेल्या अंतरामुळे आपले खरे स्वरुप पुणेकरांना कळले असावे असे अनुमान त्या गृहस्थाने करून आपले भांडवल फुटू नये म्हणूनच या परख्या मुसाफर गृहस्थाने तिसऱ्या दिवशी रात्री कोणाला नकळत गाशा गोंडावून पोबारा केला